श्लो स्वाम पुना पुना भूत अवशं आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून मी प्रकृतीच्या आधी नसलेले अस्वतंत्र असे हे सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो तरी हे प्रकृती किरीटी मी स्वकिया सहजे अधिष्ठी तेथतू समवाय पटी जे तर अर्जुना या माझ्या मायेचा जेवा मी स्वभावत अंगीकार करतो तेवा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसते मग ती विणावणीचे नि आधारे लहाना चौकडीया पटत्व फरे तैसे पंचात्मके आकारे प्रकृतीची होय त्या विणकरीच्या आधारने मग लहान लहान चौक होऊन जसे वस्त्र होते तशी मायाच पंच महाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकट होते जैसे विरजणीचे निसंगे दुधची आटे जो लागे तैशी प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाची ज्याप्रमाणे विरजनाच्या संबंधाने पातळ दूत दही रूपाने घट्ट होत जाते त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते बीज जळाची जवळ कला है, तेची हो तैसे आहे, भूतान से है। से हे आणि भूतांचे हे बीजाला पाण्याचे सानिध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते त्याप्रमाणे मला प्राणी मात्रांचे हे करणे म्हणजे उत्पन्न करणे आहे अगा नगर हे राये केले या म्हणले परीनिरुते पाहता काय शिनले रायाचे हात अरे अर्जुना नगर हे राजाने केले या म्हणण्याला खरोखर खरे पण आलं आहे पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत का आणि मी प्रकृती अधिष्ठित कैसे जैसे स्वप्नी जो असे मग तोची प्रवेश जागृता आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो ते कसे म्हणशील तर जसा स्वप्ना जो असतो तोच मग जागृतावस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे तरी स्वप्नने जागृती येता काय पाय दुखती पंडूसुत कि स्वप्ना असता प्रवासू होय तर अर्जुना स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात का अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो का याचा अभिप्रा वे हे भूतसृष्टीचे काही मजही करणे ऐसाची अर्थू या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर या भूतसृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे जैशी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपला लिया का जा तैसा प्रकृती संगू माझा येणे ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो बाकी सर्व कर्तृत्व हिचे म्हणजे प्रकृतीचे आहे पाहे पांद्राची ये भेटी समुद्र भरते अपारदा तेथ चंद्राशी काय किरीटी उफ का पडे पहा के अर्जुना पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो त्यावेळी त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात का जडपरी जवळी का लोह चले तरी चळो का कवणू शिणू लोह चुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हलते तर हाले ना पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम लोहचुंबकाला काय पडले एक सरी प्रसवोची लागे फार काय सांगावे या प्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते जो हा भूत ग्रामू आघावा असे प्रकृती पांडव जैसा चीया समर्थ अर्जुना हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीचे स्वाधीन आहे ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानाला उत्पन्न करण्यास भूमी म्हणजे जमीन समर्थ आहे ना तरी वयसा गोसावी देह जैसा अथवा घरी आकाशा वर्षीय जेवी अथवा बाल्यदी अवस्थास जसा देह संग आधार आहे किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघाची फळी येण्यास वर्षा ऋतू आधार आहे का स्वप्नासी कारण निद्र तैसी प्रकृती हे नरेंद्र या अशे भूत समुद्र गोसावी अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुष अर्जुन या सर्व ही भूत समुद्राची मालकीण प्रकृती आहे स्थावर आणि जंगम स्थूळा आणि सूक्ष्म हे असो भूतग्राम प्रकृतीची मूळ स्थावरांना आणि जंगमाना मोठ्याना अथवा लहाना हे राऊद सर्व भूत प्रकृतीच मूळ आहे म्हण भूते हनस रुजावी कास रुजिली प्रतिपाळावी करणे न येती आघावी आमुची म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही जळी चंद्रिकेची या पसरती वेली ते वाढी चंद्रे नाही वाढविली तेवी माते पावून ठेवली दुरी कर्मे पाण्यामध्ये चांदण्याच्या वेळी पसरलेल्या दिसतात त्या वेली वाढवण्याचे काम जसे चंद्राने केले नाही त्याप्रमाणे जगाचे उत्पत्ति, स्थिती आणि कर्म माझ्यापासून दूर राहिले आहे श्लोक नव निक निबधी धनंजय उदासी नेशु कर्मसू हे धनंजया या जगदोत्पत्ती संहारात्मक कर्माचे ठिकाणी कर्म बंधन कर्मा माते आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता कारण मिठाचा अंत समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार धूम्र राजांची पिंजरी वाजतिया वायुते जरी होकारी का सूर्यबिंबा माझारी अंधारे रिगे धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्याला थांबविल अथवा सूर्यबिल हे असो ये तेवी कर्म न लगे हे पर्वताची प्रकृतीचे नगे मज हे राहुदे पर्वताच्या पोटातील पदार्थ जसा पावसाच्या दाराने जोडला जात नाही त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बांधू शकत नाही ए जगामध्ये मीच एक आहे परी परी, मी हे, हे लक्षात ठेव परंतु एखाद्या उदासी पुरुषाप्रमाणे मी स्वत काही करत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवीतही नाही दीपू ठेवी ला कवना ते नियमि न निवारी आणि कवन कवणीये व्यापारी राहाटे तेही नेणे घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमु असा नियम घालून देत नाही अथवा कोणी काम काही करत असले तर त्याचे निवारण करत नाही आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही तो जैसा का साक्षी भूतू गृह व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूत कर्मी अनासक तू मी भूती असे ज्याप्रमाणे तो दिवा घरात तटस्थ असून घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असत त्याप्रमाणे मध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांमध्ये मी उदासीन आहे हा एकाची अभिप्राव पुढत पुढती काय सांगो बहुता उपपत्ती येथ एका वेळा सुभद्रापती ये तुले हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्ती प्रयुक्तीने काय सांगू अर्जुना येथे आणखी एक वर एवढे सुयते सचराचरम हे तू नाने कौंतय जगद वि परिवर्तते हे कौत्या माझा आश्रय मिळाला असताना माया चराचर जगत निर्माण करते या कारणास्त म्हणजे मी जगाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्रिगुणात्मिका व अविद्यारूपी मायेच्या प्रभावाने जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होते व नाश पावते जे लोक चेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडूसुत हे तू मी जाणे ते हे कि लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज काजे माया अधिष्ठिली प्रकृती होती चराचराची या संभूती म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडेन की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्या चरा चराचराची उत्पत्ती होते म्हणून मी या चराचराच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला बळ मिळते आता येणे उजीवडे निरुते न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे ऐश्वरूते परिभूती मी नसे आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूप ऐश्वर चांगले निहाळून पहा ते असे कि माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण मी प्राण्यांमध्ये नाही अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या कुणा तू कही चुको नको अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि भूतांमध्ये मी नाही हे वर्म तू कधीही विसरू नकोस हे सर्वस्वचे गुढ परिदावि आमची सर्वस्वी गुप्त गोष्ट आहे परंतु तुला उघड करून सांगितली आहे आता इंद्रियांची द्वारे बंद करून म्हणजे सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू या गुह्य विचारांचा अंतक करण्यात अनुभव घे सापडे भूसि कणू अर्जुना हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तो पर्यंत माझी खरी स्वरूप स्थिती मुळीच अनुभवच येणार नाही कशी तर ज्या प्रमाणे कोंड्यात दाना शोधला असता सापडणार नाही त्याप्रमाणे पैसे आवडे किर कळले ऐसे परी मृग जळाचे नि काय भूमी साधारणपणे पाहिले असता तर्काच्या वाढीने माझी स्वरूप स्थिती खरोखर कळल्यासारखी वाटते पण ते खरे कळलेली नाही ते कसे ते पुढील उदाहरणाने सांगतात परंतु मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजेल का ते जाळ जळी पांगिले ते चंद्रबिंब दिसे आत उडले परी थडीए काढून झाडिले तेव्हा बिंब के सांगे जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते पण ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे आहे सांग बर तैसे बोलवरी वाचा बळे वायाची प्रतीतीचे झकवि मग साचो कारे बोधा वेळे आधी ना होईजे त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपले प्रतिपादनाने स्वतःच्या अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात म्हणजे आपण आपल्याला फसवत पण खऱ्या बोधाची वेळ आली म्हणजे बोधाच्या परीक्षेची वेळ आली तर बोध असतही नाही व होतही नाही माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझेवर आरोपित करून माझी अवहेलना करतात बहुना भावा बिहाया आणि साचे स्वरूप प्राप्ती विषयी जर तुम्हाला खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेव ए रवी वेधली दिठी कवळे ते चांदणी ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखाल दोष नाहीतर ज्याप्रमाणे काविळेने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पहाल ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख तेवी अमानुष मानुष मानाल माते अथवा तापाने बिघडलेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मी जो देह धर्म रहीत, त्या मला देह धर्म युक्त आहे असे मानल म्हणती तू धनंजय अभिप्राया जे इया स्थूल दृष्टी वाया जाई जे लगा म्हणून अर्जुना पुन्हा तुला एक वार बजावतो कि तू कदाचित या सांगितलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर ते पाहणे व्यर्थ जाणार आहे पै स्थूल दृष्टी देख ती मते ते जाण निरुते जैसे स्वप्नी अमृते अमरानो हि जे ग्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही कारण ते पिऊनही न प्यायल्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहणे जमा आहे असे समज ए रवी स्थूल दृष्टी मूढ माते जानती जाणती किरदृ परिते जाणनेची जाणने या आड रिगोनी ठाके एरवी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोकपणे साठी घातू झाला माझी रत्न बुद्धीची या आशा रिगोनिया ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबामुळे ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोक धरून व पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या हंसाने आपला घात केला सांगे गंगा या बुद्धी मृग जळ ठाको नि कवन फळ काय सुरतरू म्हणून बाबुळ सेविली करी अर्जुना सांग ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोचले तर त्याचे त्या फळ मिळेल का अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभडीचा आश्रय केलं तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल का हा निळयाचा हा नीलमन्यांचा दोन पदरी हार आहे या बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार झाला अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचव्यात अथवा निधन प्रकटले मनोनी म्हणून का साऊली नेनता घातले कुहा सिंह किंवा रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी तेवी मी मनोनी प्रपंची, तिही चंद्रासाठी परमात्मा देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धी मध्ये माझ्याविषयीचा असा म्हणजे मी देहधर्मवान आहे असा कृतनिश्चय केला त्याने खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे तैसा कृत निश्चय वाया गेला जैसा कोणी एकू कांजी परमात्मा आहे असा त्यांचा व्यर्थ गेला हे कसे झाले तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पहावा त्याप्रमाणे तैसे स्थुला कारी नाशिवंते भरबसा बांधोनी चित्ते पाहते माझ अविनाशात ए तरी काहीचा दिसे तसे नाशिवंत जो स्थूल आकार त्या तेच ठिकाणी खरे स्वरूप आहे असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहतात तर त्यांना मी कसा दिसेन काई पश्चिम समुद्राची तटा निघी आहे पूर्वी लिया वाट का कोंडा कांडता सुभट कणुआडे अर्जुना पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला पोचता येईल का अथवा अर्जुना कोंडा कांडून त्यापासून काळी फेन पिता जळ सेविले होय त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल का फेस पियाने पाणी पियल्यासारखे होईल का म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हे मानुनी संभ्रमे मग येथि ची ये जन्म कर्मे ती एजची म्हणती म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी आहे असे मानून मग या देहाची जी जन्माधी कर्मे ती माझ्यावर लागतात ये तुले अनामानाम मजियासी कर्म विदेहा देह धर्म आरोप ती एवढ्यामुळे नाव नसलेल्या मला नाव देतात वस्तुत मी क्रिया शून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व रहित असलेल्या मला जन्म मरणाधिक जे देह धर्म त्यांचा संबंध लावतात माझ आकार शून्य आकारू निरुपाधिका उपचारू मज विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेले मला आचाराधिक व्यवहार लावताती तासी गुणू मज अचरणा चरणू आपण ब्राह्मणा जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात निर्गुणाला सगुण समजतात पाया नसताना माझ्या ठिकाणी पायाची कल्पना करतात व त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवांची कल्पना करतात मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे परंतु मला ही मर्यादेत घालतात मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात आपल्या अंथरुणावर अरण्य पाहतो तैसे अ श्रवणा श्रोत्र मज नेत्र अगोत्रा गोत्र अरूपा रूप त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करीतात मजा अव्यक्ता सी व्यक्ती अना स्वयं तृप्ता तृप्ती भावी ती ग मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात मी जो इच्छा राहित त्या मला इच्छा आहे असे मानतात आणि मी जो स्वतः तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात माझं अनावरण प्रावरण भूषणातितासी भूषण मज सकळ कारणा मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात श्रंगाराच्या पलीकडे असताना माझ्या करता दागिन्यांची योजना करतात सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न करण्याची कल्पना करतात मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानीती विसर्जिती गा नित्य असणारा जो मी त्या मला मूर्ती वगैरे बनवतात मी जो नित्य त्या माझी प्राण प्रतिष्ठा करतात अर्जुना सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जनही करतात मी सर्वदा स्वत तो कि बाळ तरुण वृद्धू जाणतीयसे मी सर्वदा स्वत सिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात कि भुंजे म्हणती माझी अद्वैत स्थिती असताना माझ्यामागे द्वैत लावतात व मी कर्मरित असून कर्म, कर्म करतो असे मानतात आणि मी जो अभोगता तो मी भोग भोगतो असे मानतात करतात मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात व अर्जुना मी सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला अशत्रु मित्र आहेत असे मानतात मी स्वानंदा भिरामु तया माझ अनेका सुखांचा कामू अगवाची मी असे समू कि म्हणती एक देशी स्वकिय आनंदात रममान असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एका ठिकाणी आहे दुसरा ठिकाणी नाही असे म्हणतात मी आत्मा एक चराचरी मनती एकाचा कै पक्ष आणि कोपोनी एका मारी ंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागवून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात किम बहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नावमी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे फार काय सांगावे असे असे मनुष्याचे धर्म, ते धर्म सर्व आहेत, त्या लोकांचे तव मग तोची विघडली नाही म्हणून जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्या त्यावेळेला ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली म्हणजे हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याची थांबवतात माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे म्हणून ज्ञान चिते अंधारे ज्ञाना करी अशा अशा या प्रकाराने आकारावरून इतर देहधार्यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात मनन त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते श्लोक बारावा त्यांच्या म्हणजे मोढ्यांच्या दैवतोपासनेच्या फलांच्या इच्छा निष्फल आहेत त्यांची कर्मे निष्फल आहेत त्यांचे ज्ञान निष्फल आहेत ते विवेक रहित आहेत कारण राक्षसी म्हणजे तामसी आणि आसुरी म्हणजे कामक्रोध रूपी अशा मोहमय प्रकृतीचा त्यांनी अवलंब केला आहे पहावे म्हणून त्यांचे जन्माला येणे फुकट आहे ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजला दिसणाऱ्या लाटा या गोष्टी दुरूनच दुरूनच दिसण्यास बरे असतात अथवा कोल्हेरीचे असिवार नातरी तरी वोडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे आवार आभासी अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्याने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावाचे गावकूस हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात सा बरी वाढी सरळ वरी फळ आतू पोकळा का गळा शेळी सरळ वाढलेल्या काटे निवडुंगाला वर फळ नसते व आत गाभाही नसतो म्हणजे पोकळ असतो आणि शेळीचे गलोल आणि धिकर्म तयांचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपे न दिच लोकांचे जीवित व्यर्थ आहे ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ देारळ तोडिले का आंधळे आहाती पडिले मोती जैसे मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यांना माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती सापडले सापडल्यासारखे निरुपयोगी आहे किम बहुना तयांची शास्त्रे जैसे कुमारी शस्त्रे काय सांगावी त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे, शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यात सांगितलेले बीजे मंत्र त्याप्रमाणे निरर्थक असतात तैसे ज्ञान जातया आणि जे काही आचरले गा धनंजय अर्जुना त्यांचे संपूर्ण आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते कारण त्यांचे चित्त स्थिर नसते पैतमो गुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठाव ठिकाण नाहीसा करणारी व अज्ञान रूपी रात्री संचार जी, रूप ती पडे झाले कपोले गेले वरी तामसी यायची ये, ये पडिले मुख माझी त्या आसुरी राक्षसी च्या स्वाधीन झाले म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले जेथ आशेची संतोषाचे अखंड च घडी जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते व त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चघळ नेहमी चगळीत असते म्हणजे जी संतोष नेहमी नाहीसा करते जे अनर्थाचे बाहेरी, मातली. जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठ चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली भयप्रद दरी आहे जे थद्वेषाची या दाढा खस खसा ज्ञानाचा करीती रगड़ा, जे अगस्ती गवसणी मोड स्थूल बुद्धी जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसा खसा चुराड करीत आहेत व जी अगस्ती ऋषी आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे ऐसे आसुरी ये तोंडी जे झाले गाभू तोंडी ते बुडून गेले कुंडी व्यामोहाच्या अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले एची हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही याप्रमाणे ते तमोगुणाच्या खाडग्यात पडले ते विचाराच्या हाताला लागत नाही हे असो ते अशा ठिकाणाला गेले कि जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही म्हणून अस तू ये वायाखाची बोलणी वाया वाढविणे शिने हन म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे मूर्ख लोकांची कथा का कशाला तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे